स्कंद अध्याय चंद्र आणि इतर ग्रह यांचे गमन गती श्री नारायण मुनी नारदाला याप्रमाणे माहिती सांगितली त्यानंतर ते नारदाला म्हणाले हे नारदा चंद्र आणि इतर ग्रह तारे याबद्दल विशेष असलेल्या गमनाविषयी विशे मी तुला आता माहिती सांगतो त्यांची गमनस्थाने आगमनस्थाने याबद्दल तू आता ऐक कारण त्यांच्या गमनादिक्रियांवरून प्राणी मात्रांना शुभ अशुभ फले प्राप्त होत असतात जसे कुला कुंभाराचे चाक, कुंभारा चाक फिरत असते त्यावेळी त्याच्यावर असलेल्या की गती चाकाच्या गतीच्या उलट होते त्याप्रमाणे राशीने युक्त असलेल्या कालचक्रामुळे मेरू ध्रुव यांच्या दक्षिणेकडे स्थानावरून नेहमी गमन करीत असणाऱ्या सूर्य आणि इतर ग्रहांची गती निराळीच असल्यासारखी दिसते त्याचप्रमाणे एका नक्षत्रापासून दुसऱ्या नक्षत्रांमध्ये अनुक्रमाने गमन होत असल्यामुळे त्यामधून सुद्धा सूर्य वगैरे ग्रहांची गती काही निराळीच असते त्याचप्रमाणे त्या ग्रहांचे त्या एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात गमन होते त्यामुळे त्यांच्या गती होत असतात अशा पद्धतीने दोघांच्या वेगवेगळ्या दोन गती संभवतात हे नारदा सर्व ठिकाणी हाच निर्णय समजावा सारांश आदिपुरुष लोकांचे कारण सर्व लोकांचा आधार असा जो भगवान नारायण तो लोकांच्या कल्याणासाठी भ्रमण करीत असतो कर्मशुद्धीसाठी त्याने स्वतःला वेदांनी युक्त केले आहे ज्ञाते लोक वेदांच्या सहाय्याने सूर्याबद्दल अंदाज बांधू शकतात सूर्य हा क्रमाक्रमाने सहा ऋतू निर्माण करतो तो बारा प्रकारात असतो कर्माच्या भोगाप्रमाणे तो प्रत्येक ऋतूमध्ये होणारे शीत उष्ण या यासारखे गुण धारण करीत असतो अशा त्या आधी नारायणाला सर्व पुरुष ऋग्वेद यजुर्वेद सामवेद या रूपाने पाहून विद्येच्या बलावर वर्णाश्रम मार्गाने आचरण करून वेदात सांगितल्याप्रमाणे उत्तम अथवा अधम कर्मांनी अत्यंत श्रद्धाशील मनाने नेहमी यज्ञसमारंभ करून त्याची पूजा करतात या आधी सूर्यनारायणाची जे पुरुष अत्यंत प्रेमाने पूजा करतात त्याचे मनोरथ पूर्ण होऊन अपेक्षित फल मिळते द्युलोक आणि भूलोक या दोन्ही लोकात बरोबर मध्यभागी जे अंतराळ आहे त्या अंतराळात असलेल्या कालचक्रात हाच सर्व लोकांचा आत्मा राहत असतो त्या कालचक्रात वास्तव्य करूनच तो मेष वगैरे बारा राशी उत्पन्न करतो त्या बारा राशी ज्या महिन्यांमुळे झाल्या आहेत त्या महिन्यांचा तो आत्मा उपभोग घेतो हे सर्व बारा महिने म्हणजे संपूर्ण संवत्सराचे अवयव होत तसेच चंद्राच्या कलेप्रमाणे महिन्याचे दोन भाग पडले आहेत सौर गणनेप्रमाणे सव्वा दोन नक्षत्रांची एक म्हणजे पितरांची दिवसरात्र होते कालचक्राचा हा सहावा अंश होय याचा अर्थ असा की दोन राशी भोगीपर्यंत जो काल लागतो त्याला ऋतू असे म्हणतात मास ज्याप्रमाणे संवत्सराचे अवयव आहेत तसेच ते ऋतू देखील संवत्सराचे अवयवच आहेत सांगितले आहे या अयन ज्योतिषाला सर्व मुनी अत्यंत मान देतात सूर्याला हे संपूर्ण अंतरिक्ष म्हणजे संपूर्ण नभोमंडळ आक्रमण करण्यासाठी जेवढा काळ लागतो त्याला सर्व पंडित वत्सर म्हणून संबोधतात संवत्सर परिवत्सर इडावत्सर अनुवत्सर ईदवत्सर असे वत्सराचे पाच प्रकार असून ते सूर्याच्या गतीप्रमाणे मंद शीघ्र मध्यम वगैरे गतीमधून भ्रमण केल्यामुळे हे पाचही प्रकारभेद निर्माण होतात असे कालाची गती जाणणारे सांगत असतात याप्रमाणे सूर्याची गती सांगण्यात आलेली आहे हे नारदा आता या सूर्यगतीप्रमाणेच चंद्राच्याही वेगवेगळ्या गती, चंद्रा वेग गती आहेत त्या तू समजून घे मी आता तुला चंद्राचा गती सांगतो सूर्यमंडळ आणि चंद्र यातील अंतर एक लक्ष योजनांचे आहे तो औषधीचा पती आहे सूर्याच्या संवत्सराप्रमाणे चंद्र पंधरवड्याचा भोग घेत असतो दर सव्वादोन दिवसांचा भाग पाडून तो संपूर्ण महिन्याचा भोग भोगतो आणि संपूर्ण पक्षाचा भोग तो फक्त एकाच दिवसाच्या योगाने घेतो अशा या प्रमाणात तो चंद्र गतीमध्ये शीघ्र असून सर्व नक्षत्रांचा तो भोग घेतो तसेच त्याच्या कला क्षीण होत जातात त्यांच्यामुळे तो पूर्व आणि अपर पक्षांच्या करतो। आणि पितरांचे चित्रंजन करीत राहतो सर्व जीवन अन्नमय असल्यामुळे प्राण हा जीवनाला आवश्यक असतो म्हणून वस्तुत जीव आहे तोच परमेश्वर प्रभू तीस मुहूर्तांनी एका एका नक्षत्राचा भोग घेत राहतो तोच या सर्व सोळा कलांचा स्वामी असून अनादी आणि उत्तम पुरुष आहे वास्तविक तो मनोमय आहे पण तो अंतमय असून अमृताचे स्थान आहे चंद्र हा साक्षात सुधेची खाण आहे देव पितर मनुष्य वेलीप्रमाणे सरपटणारे तीर्य प्राणी यांना शक्ती देणे हे त्याचे शील आहे म्हणून त्या चंद्राला सर्वमय असे म्हणतात त्या चंद्रापासून तीन लक्ष योजने अंतरावरून नक्षत्र मंडळाचे भ्रमण होत असते ईश्वराने मेरूच्या दक्षिण बाजूसच चंद्राची योजना करून ठेवली आहे अभिजित वगैरे सह एकूण 28 नक्षत्रे आहेत अशी कालगणना करण्यात आली आहे या नक्षत्रांपासून दोन लक्ष योजनेअंतरावर शुक्र हा ग्रह आहे तो सूर्याच्या पुढे तर कधी मागे आणि काही वेळेला सूर्याच्या बरोबर भ्रमण करीत राहतो तो भगवान शुक्र शी ग्र मंद आणि सम या सर्व गतीतून फिरत असतो बहुधा शुक्र हा सर्वच लोकांचा अनु, लोकांना अनुकूल असतो आणि शुभ फल प्राप्त करून देत राहतो असे ज्योतिषशास्त्रज्ञ सांगतात हे नारद म्हणे जे ग्रह वृष्टीला प्रतिबंध करतात त्या सर्व ग्रहांना हा प्रभू शुक्र शांत करीत असतो या शुक्रापासून दोन लक्ष योजने अंतरावर एक ग्रह असून तो बुध या नावाने प्रसिद्ध आहे हा बुध ग्रह शुक्राप्रमाणेच नेहमी शीघ्र मंद आणि समगतीतून भ्रमण करतो ज्यावेळी बुध सूर्याला सोडून जातो तेव्हा त्या भागात बहुधा वावटळी मेघपात अतिवृष्टी इत्यादींपासून भय निर्माण होणार असे स्पष्टपणे सुचवून ठेवतो या बुधानंतर पुढे दोन लक्ष योजनांवर मंगळ हा ग्रह आहे हे नारदा हे देवर्षे जर मंगळ हा ग्रह वक्री झाला नाही तर तीन तीन पक्षांनी तो सर्व बारा राशीही भोगत असतो बहुदा हा ग्रह अशुभ निर्माण करतो तसेच दुखांचा सूचक तो ग्रह आहे या तीव्र मंगळामुळे दोन लक्ष योजनांवर तो देवांचा गुरु बृहस्पती फिरत असतो तो वर्षभर फिरत असतो आणि तो एकाएक अशा क्रमाने सर्व राशी भोगतो जर हा गुरु वक्र झाला तर ब्रह्मज्ञांना म्हणजे ब्राह्मणांना हा कधीही अनुकूल होत नाही या बृहस्पतीच्या पुढे आणखी दोन लक्ष योजने अंतरावर तो महाघोर शनेश्वर आहे हा सूर्यपुत्र असून सतत भ्रमण करीत राहतो आणि तीस महिन्यांनी एक अशा सर्व राशीतून हा महाग्रह फिरतो आणि त्यांचा भोग घेतो हा ग्रह अशुभ आणि मध्यम फले मुख्यत देत असतो असे ज्योतिष मार्तंड सांगत असतात या शनेश्वराला उत्तरेला पूर्णपणे अकरा लक्ष योजने इतक्या अंतरावर दूर अंतरावरून सप्त ऋषींचे मंडळ भ्रमण करीत असते असे ज्ञानीजनांनी शोधून काढले असून त्यांची गणना केली आहे हे नारदा सर्व लोकांचे कल्याण करणारे असे हे सात मुनी आहेत विष्णुपद नावाचे जे प्रसिद्ध स्थान आहे त्याच्या दक्षिणेकडून हे सप्तर्षींचे मंडळ भ्रमण करीत असते अध्याय सोळावा समाप्त